वाल्मिकी रामायण किशकिन धाकांड सर्ग अठरा मारला जाऊन निश्रेष्ठ झालेल्या वालीचे धर्मार्थनी युक्त हिताचे शिष्टाचार युक्त पण कठोर गुण्य ऐकल्यानंतर प्रभाहीन आदित्याप्रमाणे पाणी सोडून दिलेल्या मेघाप्रमाणे विझलेल्या आग्नीप्रमाणे झालेल्या धर्मार्थ गुणसंपन्न अशा वानश्रेष्ठ वाणीला निंदायुक्त उद्गाराबद्दल राम म्हणाा धर्म अर्थ काम काळ वेळ आणि लोक न जाणता मूर्खपणाने यावेळी तू माझी येथे निर्ब्सना का करीत आहेस आचार्यांनी मानलेल्या बुद्धी संपन्न वृद्धांना न विचारता हे सौम्या वानर स्वभावाच्या अविचारीपणाने या ठिकाणी तुम्हाला बोलत आहेस ही पर्वतारण्यासह सारी भूमी ईश्वाकुची आहे पशु पक्षी मनुष्य यांच्यावर अंकुश चालवणे कृपा करणे हा त्यांचा अधिकार आहे धर्मात्मा भरत जो सत्यनिष्ठ सरळ धर्म अर्थ काम यांचे सार जाणणारा निग्रह अनुग्रह यात लक्ष घालणार तो तिचे पालन करीत आहे नय विनय हे दोन्ही ज्याच्यात आहेत सत्याची ज्याच्या स्थिर धारणा आहे अवश्य वाटेल तेथे विक्रम आहे असा तो देशकाल जाणणारा राज आहे त्याने धर्मधारणेकरता जे आदेश दिले ते घेऊन आम्ही आणि इतर राजे धर्म धर्म वृद्धी म्हणून साऱ्या पृथ्वीभर फिरत नरश्रेष्ठ धर्मवत्सल भरत पृथ्वीचे पालन करीत असताना धर्माला प्रतिकूल असे आचरण्याची कोणाची छाती आहे ते आम्ही आमच्या श्रेष्ठ कर्तव्याविषयी जागरुक राहून भरताच्या आज्ञेप्रमाणे नियमानुसार धर्ममार्गापासून भ्रष्ट झालेल्याला शासन करतो तू तर धर्म बिघडवलास आपल्या कर्माने तिरस्कार पात्र झालास कामतंत्रालाच प्राधान्य देऊन चाललास राजकर्त्यांच्या चा नियमा, नीतीनियमानुसार राहिला नाहीस ज्येष्ठ भ्राता पिता किंवा जो विद्यार्थितो तो गुरु हे तिन्ही धर्मपथाने चालणाऱ्यांनी पिते मानावेत धाकटाभू आपला पुत्र आणि आपला गुणवान शिष्य या तिहींना याच धर्माच्या न्यायाने पुत्राप्रमाणे मानावे वानरा सत्याने चालणाऱ्यांचा धर्म सूक्ष्म असतो तोच सर्वश्रेष्ठ मानला पाहिजे सर्व भूतांच्या हृदयात असणाऱ्या आत्म्याला शुभ अशुभाची जाण असते असंयमे चंचल वानरांच्या बरोबर तसाच चंचल झालेल्या तू जन्मजात आंधळ्याने तसाच आंधळ्याची सल्ला मसलत घ्यावी अशा रीतीने शुभाशुभ काही पाहिलेस मी जे बोललो ते स्पष्ट करून तुला सांगतो केवळ रोषाने तू म्हणजे निर्भत झाणे योग्य नवय मी तुला का म्हणून मारले याचे कारण लक्षात घे सनातन चालत आलेल्या धर्माचा त्याग करून भावाच्या बायकोशी तू होतोस हा महात्मा सुग्रीव जिवंत आहे त्याच्या रुमेशी तू रत होतोस म्हणजे पाप कर्म करतोस तेव्हा वानरा तू असा धर्मापासून भ्रष्ट झालास वाटेल तसा वागू लागलास भावाच्या पत्नीशी तू लगड केलीस त्याला हाच दंड सांगितलाय वानर राजा लोकविरुद्ध लोकाचाराला सोडून वागणाऱ्याला शिक्षा केल्यापासून दुसरा निग्रह मला दिसत नाही मी एक क्षत्रिय गोलात जन्मलेला आहे मी असले पाप सहन करू शकत नाही बहिणीशी धाकट्या भावाच्या बायकोशी जो मनुष्य काम वासने व्यवहार करतो त्याला वध हाच दंड सांगितलाय पृथ्वी पालक भरत आहे आम्ही केवळ त्याचे आज्ञापालक आहोत तू धर्म ओलांडास धर्माचे पालन करणारा जाणतास राजसेवक पितृधर्माची मर्यादा ओलांडणाऱ्याकडे दुर्लक्ष कसा करू शकेल भरत हा स्वच्छाचाऱ्यांचा निग्रह करण्याकरताच बसलेला आहे आम्ही केवळ भारताच्या आज्ञाप्रमाण मानून तुझ्यासारख्या मर्यादा मोडणाऱ्यांचा निग्रह करण्याकरता नेमलेलो लक्ष्मणाशी जसे तसे सुग्रीवाशी माझे सख्य आहे ते त्याच्या भारेच्या किंवा राजाच्या निमित्ताने आहे तोही माझे अंतिम हित करणार आहे वानरांच्या देखत मी त्यावेळी त्याला वचन दिले आहे आणि माझ्यासारख्याकडून वचनाकडे कानाडोळा करणे कसे शक्य आहे तेव्हा अशा सर्व धर्माधिष्ठीत महत्वाच्या कारणामुळे योग्यसे शासन तुला करण्यात आले ते तू योग्य मानावेस मित्राचे हित करण्याकरता त्याला सहाय्य करणे हा धर्म असे मानणाऱ्याने तुला केलेली शिक्षा सर्वथा धर्म म्हणूनच पाहिली पाहिजे धर्माला अनुसरून वागायचे म्हटले तर तू सुद्धा तसेच केले असतेस हे संभवनीय चारित्र्यावर प्रेम व्यक्त करणारे म्हणूने म्हटलेले दोन श्लोक माझ्या काणी आहेत धर्मज्ञानी ते मान्य केले आहेत त्याचप्रमाणे मी आचरण केले आहे ते श्लोक असे तू जसे पाप केलेस तसेच एका संन्याशाकडून झाले असता माझा पूर्वज मानधाता याने भयंकर शिक्षा अंगीकारली होती पाप झाले असता इतरही ज्या राजाकडून चूक घडली त्याने प्रायश्चित्त केले त्यामुळे नैतिक दोष संपतो म्हणून वानरश्रेष्ठा संताप करू नकोस धर्माला धरूनच तुझा वज येवडला होता आमच्या मनाप्रमाणे आम्हाला चालता येत नाही वानरोत्तमा आणखी एक कारण आहे तेही ऐक ते महान कारण ऐकल्यावर वीरा तू राग न धरावास वानश्रेष्ठ हे केल्याबद्दल मला मनस्तापही नाही किंवा दुःखही नाही लावून निरनिळ्या क्लोपत्या करून माणसे दडून आणि दृष्टीपुढे येऊन धावत असलेल्या भयभीत झालेल्या किंवा निर्धास्तपणे उभ्या असलेल्या पुष्कळ मृगांना पकडतात ते मृग सावध असत वा बेसवध असत मांसाहारी माणसे त्यांना आड राहून बाणाने जोराने मारतात यात काही दोष नाही धर्म उत्तम प्रकारे जाणणारे राजाश्री मृगया करण्याकरता वनात जातातच की म्हणून वानरा मी तुला युद्धात तू माझ्याशी लढत असलास किंवा नसलास तरी बाणाने मारले कारण तू शाखामृगच आहेस वानश्रेष्ठा दुर्लभ धर्म आणि शुभ जीवित देणारे राजेच असतात यात संशय नाही त्यांना मारू नये त्यांच्या विरुद्ध ओरडा करू नये त्यांचा अवमान करू नये त्यांच्याविषयी अप्रिय बोलू नये या पृथ्वीतला पृथ्वी तलावर मनुष्य रूपाने तू ते देवच आहे पण तू धर्म न जाणता केवळ रागाला येऊन मी जो वाढवडलांचा वाड़ धर्मपणे पाळणारा त्या मला दूषण देत राम असे बोलला तेव्हा अतिशय व्यथित झाला धर्म काय तो निश्चितपणे कळून आल्यामुळे त्याने रामाचा दोष नाही हे मान्य केले मग हात जोडून तो वानरराजा रामाला म्हणाला नरश्रेष्ठा नी, जे तू सांगितलेस ते खरेच आहे या संशय जो सर्वोच्च आहे त्याला या अगोदर मी चुकीने अप्रिय बोललो त्या बाबतीतही रामाशी ठरवू नकोस कारण ज्याचा अर्थ अगदी उघड आहे त्यातील तत्व जाणणार तू आहेस आणि प्रजाचे हित करण्यात रत आहेस कार्य कारण याविषयी निश्चितता असल्यामुळे तुझी बुद्धी प्रसन्न आणि न चळणारी धर्मापासून भ्रष्ट झालेल्यांचा अग्रणी अशी ज्या माझी प्रसिद्धी आहे त्या वला कनात कनात मला हे धर्मज्ञा धर्मयुक्त वाणीचे पोषण दे चिखलात रुतलेल्या हत्तीप्रमाणे सद्गतीत होऊन कणत कणत वाली रामाकडे पाहून मंदपणे बोला मला माझ्या स्वतःविषयी दुःख वाटत नाही तारेविषयी किंवा आप्तजनाविषयी तितके दुःख वाटत नाही जितके माझ्या गुणाने ज्येष्ठ असणारा दंडात सोऱ्याचे भूषण घातलेला अंगज याच्याविषयी वाटते चाचे मी अगदी बालपणापासून लाड केले रे मी न दिसल्यामुळे तो आता पाणी पिऊन संपलेल्या सरोवराप्रमाणे शुष्क होऊन जाईल तो माझा एकुलत एक मुलगा माझा लाडका बाळ आहे अजून त्याची बुद्धी पकवसालेली नाही रामा तारेपासून झालेल्या या माझ्या बलवान पुत्राला तुझ्याकडून रक्षण मिळावे सुग्रीवाविषयी जशी तशीच तशी अंगदाविषयी उत्तम बुद्धी ठेव काय करणे योग्य काय अयोग्य या संबंधीच्या नियमांच्या बाबतीत स्थिर असणारा तूच पालक आहेस शास्तायस राजा जी तुझी वृत्ती लक्ष्मणाविषयी आणि भरताविषयी तसेच सुग्रीवाविषयी आणि अंगदाविषयी मनात तू ठेवावीस माझ्याकडून दोष घडल्यामुळेच जिच्याकडून दोष झाला त्या बापड्या तारेला सुग्रीवाकडून मानहानीची वागणूक न मिळेल असे तू तु करावीस तुझा अनुग्रह असेल तरच तुझ्या अधीन राहून आणि तुझ्या मनाप्रमाणे वागून त्याला राज्य चालवणे शक्य होईल तारेने मला अडवले असताना सुद्धा तुझ्याकडूनच माझा बध व्हावा अशी मी इच्छा धरली कारण त्या योगाने पृथ्वीचे राजे चालवणे शक्य म्हणून मी भ्रात्या सुग्रीवाशी द्वंद्व युद्ध करण्याकरता येथे आलो असे रामाला बोलून तो वानरराज थांबला आपले रूप ज्याला स्पष्टपणे कळून आले वालीला शिष्टमान्य आणि धर्मत युक्त अशा शब्दांनी रामाने आश्वासन दिले वानरोतमा आमच्याविषयी तू चिंता करू नकोस स्वतःविषयी चिंता धरू नकोस तुझ्याहून आम्ही अधिक धर्मासंबंधीचा निश्चय केलेला आहोत जो शिक्षा पात्र आहे त्याला जो शिक्षा करतो आणि जो शिक्षा पात्र शिक्षा भोगतो ते उभयता कार्यकारणांच्या बाबतीत हेतू असल्यामुळे दुःख पावत नाहीत तुला आमच्याकडून शिक्षा मिळाली त्यामुळे तू पापमुक्त झालास त्या शिक्षेने दाखवून दिलेल्या मार्गाने तू आपल्या मूळ धर्मनिष्ठ स्वभावाप्रत गेलास तुझ्या अंतकरणात जो काही शोक मोह भय असेल ते तू टाकून दे वानर प्रमुखा जे दैवत आहे ते तुला टाळणे शक्य नाही वानरेश्वरा तुझ्याशी जसा अंगात नित्य वागत होता तसाच तो सुग्रीवाशी आणि माझ्याशी वागेल यात संशय नाही रणात वध करणाऱ्या महात्म्या रामाचे ते मधुर समतोल धर्माला अनुसरून काढलेले सुयोग्य उद्गार ऐकून तो वानर बोला, प्रभो बाणाने व्यथित होऊन बेभान होऊन मी अजाणपणाने जी तुला बोललो त्याची हे महेंद्राच्या तोडीच्या महापराक्रमी राजा प्रसन्न होऊन तुम्हाला क्षमा कर किशकिंधाकांडाचा अठरावा सर्ग समाप्त